अध्याय दुसरा श्री नारदांचे वसुदेवांकडे जाणे आणि त्यांना हे कुरुनंदना श्री कृष्णांच्या सहवासात राहण्याच्या इच्छेने नारद श्रीकृष्णांनी स्वतःच्या शौर्याने रक्षण केलेल्या द्वारकेत वारंवार येऊन राहत असत हे राजन ज्याला इंद्रिय आहेत असा सगळीकडून मृत्यूने वेढलेला कोणता प्राणी मोठमोठ्या देवतांनी सुद्धा उपासना करावी अशा श्रीकृष्ण चणार नाही एकदा देवर्षी नारद वसुदेवांकडे आले ते आसनस्थ झाल्यावर त्यांनी त्यांची विधीपूर्वक पूजा व प्रणाम करून म्हटले वसुदेव म्हणाले ज्याप्रमाणे माता पित्यांचे पुत्राकडे येणे त्याच्या कल्याणासाठी किंवा भगवत भक्तांचे येणे प्रपंचाला उभगलेल्या दुःखितांच्या कल्याणासाठी असते तसेच हे भगवन आपले येणे हे सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते देवतांचे वर्तन कधी प्राण्यांच्या दुखाला तर कधी सुखाला कारणीभूत होते परंतु आपल्यासारख्या भगवतप्रेमी साधूंची प्रत्येक कृती सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते लोक देवतांना ज्या प्रकारे भजतात त्याचप्रमाणे देवता सुद्धा त्यांना प्रतिबिंबा कर्मानुसार फळ देतात परंतु सत्पुरुष दीन वत्सल असतात ते सर्वांना हे ब्रह्मन तरी सुद्धा प्रश्न विचारित आहोत जे श्रद्धेने ऐकल्यामुळे सगळीकडे भयप्रद असणाऱ्या या संसारातून मनुष्य मुक्त होतो पूर्वी मी मुक्ती देणाऱ्या भगवंताची आराधना मुक्ती मिळावी म्हणून नव्हे तर ते मला पुत्र रूपाने प्राप्त व्हावेत म्हणून केली होती कारण मी मोहित झालो होतो हे सुव्रता आपण बाजूंनी वेढलेल्या या संसारातून मी सहज पार होऊन जाईन श्री शुक म्हणतात राजन बुद्धिमान वसुदेवांचा हा प्रश्न ऐकून देवर्षी नारदांना भगवंतांच्या गुणाचे स्मरण झाले आणि प्रेमपूर्वक ते त्यांना म्हणाले नारद म्हणाले हे यदुश्रेष्ठा विश्वाचे कल्याण करणारा भागवत धर्म जाणून घेण्यासंबंधीचा तुमचा हा निश्चय अतिशय उच्चार केल्याने त्याचे स्मरण केल्याने त्याचा स्वीकार केल्याने किंवा त्याला मान्यता दिल्याने मुळे सुद्धा दुर्जनही त्याच क्षणी पवित्र होतात ज्यांचे श्रमण व कीर्तन पावन करणारे आहे त्या परमकल्याण स्वरूप व माझे आराध्य दैवत अशा भगवान नारायणांचे तुम्ही आज मला स्मरण करून दिले आहे त्या संबंधी हा एक प्राचीन इतिहास सांगतात तो म्हणजे ऋषभाचे पुत्र आणि महात्मा विदेह यांचा संवाद होय स्वयंभू व मनुचा प्रियवत नावाचा एक पुत्र होता त्याचा पुत्र आग्नेद्र आग्नेद्राचा नाभी आणि नाभीचा ऋषभ वासुदेवांचा अंश असणाऱ्या त्यांनी मोक्ष धर्माचा उपदेश करण्यासाठी अवतार धारण केला होता त्याचे शंभर पुत्र होते आणि ते सगळे वेदांमध्ये पारंगत होते भरत हा त्यांच्यामध्ये सर्वात थोरला तो नारायणांचा परमभक्त होता त्याच्याच नावावरून अलौकिक असा हा देश भारत वर्ष प्रसिद्ध झाला त्याने पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेतल्यावर ते सोडून तो वनात गेला त्याने उपासना करून तीन आणि एक्क्याऐंशी पुत्र, पुत्र कर्मकांड रचणारे ब्राह्मण झाले उरलेल्या भाग्यशाली नऊ जणांनी परिश्रमपूर्वक आत्मविद्या संपादन करून ते आत्मज्ञानी झाले होते त्यामुळे ते नेहमी दिगंबर अवस्थेत राहत आणि अधिकारी पुरुषांना आत्मज्ञानाचा उपदेश करीत असत त्यांची नावे अशी होती कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपल लायन होत्र, चमस आणि करभाजन हे सर्वजण व्यक्त अव्यक्त जग भगवत रूप मानून ते आपल्याहून वेगळे नाही असा अनुभव घेत पृथ्वीवर विहार करीत होते मनात तिकडे ते जात असत देवता सिद्ध साध्य गंधर्व यक्ष मनुष्य किन्नर नाग मुनी चारण भूतनाथ विद्याधर ब्राह्मण गोशाळा अशा कोणत्याही जागी ते स्वच्छंदपणे जात सर्वजण जीवनमुक्तच होते ते एकदा या अजनाभ वर्षात ऋषींच्या द्वारा चालू असलेल्या महात्मा निमीच्या यज्ञात योगायोगाने जाऊन पोहोचले ते भगवंताचे परमभक्त आणि सूर्यासारखे तेजस्वी होते त्यांना पाहून यजमान निमी आणि प्रेमाने त्यांची विधीपूर्वक पूजा केली ते नहू ही योगेश्वर आपल्या अंगकांतीने सनकादिकांसारखे तळपत होते राजाने विनम्रतेने मस्तक लवून अतिशय प्रेमाने त्यांना प्रश्न केला विदेह राजा म्हणाला मी तर असे समजतो की आपण सर्वजण मधुसुदन भगवंतांचे भगवंतांचे भक्त लोकांना पवित्र करण्यासाठी सर्वत्र फिरत असतात जीवांना मनुष्य शरीर प्राप्त होणे हे अतिशय कठीण शिवाय ते क्षणभंगूर अशा या देहात भगवंतांच्या भक्तजनांचे दर्शन आणखीनच दुर्लभ आहे म्हणून हे त्रिलोक पावन महात्म्यां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 नश्वर पदार्थांविषयी अहंता व ममता उत्पन्न झाल्यामुळे ज्यांचे चित्त उद्विग्न झालेले असते त्यांना वाटणारी भीती या उपासने संपूर्णपणे नाहीशी होते अज्ञानी लोकांना सुद्धा अगदी सहजपणे साक्षात आपल्या प्राप्तीचे जे उपाय भगवंतांनी सांगितलेले आहेत तेच भागवत धर्म समज राजन या भागवत धर्माचा अवलंब करणाऱ्या मनुष्यावर कधी संकट येत नाहीत आणि डोळे बंद करून तो पळाला म्हणजेच त्याच्या विधी विधानात काही कमतरता राहिली तरी त्याचे स्खलन किंवा पतन होत नाही अहंकाराने किंवा स्वभावाप्रमाणे जी जी कर्मे करी ती ती सर्व कर्मे त्याने त्या परमपुरुष नारायणांना समर्पण करावी जो ईश्वराला विनमुख झाला त्याला त्याच्या मायेमुळे आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि त्यामुळे देह म्हणजेच मी असा त्याला भ्रम होतो या आत्म्याखेरी काही मानण्यामुळे त्या ईश्वराचे भजन करावे राजन हा द्वैत प्रपंच नसतानाही त्याची कल्पना करणाऱ्यांना तो भासतो ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्न पाहणाऱ्यांच्या कल्पनेमुळे किंवा जागेपणी निरनिराळ्या मनोरथांमुळे एक विलक्षण सृष्टी दिसू लागते त्याप्रमाणे म्हणून विवेकी पुरुषानं संसारातील कर्मांसंबंधी संकल्प विकल्प करणाऱ्या मनाला आवरावे त्यामुळेच त्याचे भय नाहीसे होईल भगवंतांच्या जन्माच्या आणि लीलांच्या पुष्कळशा मंगलमय कथा या जगात प्रसिद्ध आहेत त्या ऐकाव्यात तसेच त्यांच्या नामे व स्तोत्रे संकोच सोडून गात राहावीत शिवाय प्रपंचामध्ये आसक्त न होता सर्व व्यवहार करावेत जो हे व्रत घेतो त्याच्या हृदयात आपल्या प्रियतम प्रभूंच्या नामसिंकीर्तनाने प्रेमाचा अंकुर उगवतो त्याचे चित्त द्रवते तो वेड्याप्रमाणे कधी खतखदून हसतो तर कधी मोठ्याने रडू लागतो कधी मोठ्याने भगवंतांना हाका मारतो तर कधी त्यांच्या गुणाचे गायन करू लागतो कधी कधी नाचतो सुद्धा अशा वेळी त्याला लोकांची मुळीच परवा नसते आकाश वायू अग्नी पाणी पृथ्वी ग्रहनक्षत्रे प्राणी दिशा वृक्ष वनस्पती नद्या समुद्र हे सगळे इतकच काय सारे चराचर भगवंतांचे शरीर समजून त्याला अनन्य भावाने नमस्कार करावा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 हे राजन अशा प्रकारे जो भक्त निरंतर भगवंतांचे भजन करतो त्याला भगवंतांविषयी भक्ती संसाराबद्दल वैराग्य आणि भगवंतांच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होते आणि तेव्हा तो शांतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ लागतो राजाने विचारले आता आपण मनुष्यांपैकी भागवत कोणाला म्हणावे ते सांगा त्याचे धर्म कोणते त्याचा स्वभाव कसा असतो तो माणसांशी कसा वागतो काय बोलतो आणि कोणत्या लक्षणांमुळे तो भगवंतांना प्रिय होतो हरी म्हणाला आत्मस्वरूप भगवान सर्व प्राण्यांमध्ये आत्मरूपाने राहिले आहेत असे जो पाहतो त्याच बरोबरांमध्येच आहेत असे पाहतो तो उत्तम भागवत समजावा जो भगवंतांवर प्रेम त्यांच्या भक्तांशी मैत्री दुःखी व अज्ञान कृपा आणि भगवंताचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करतो तो मध्यम प्रतीचा भागवत होय आणि जो भगवंतांच्या मूर्तीचीच पूजा अर्चा श्रद्धेने करतो परंतु त्यांचे भक्त किंवा अन्य लोकांवर प्रेम करीत नाही तो कनिष्ठ भक्त होय जो इंद्रिया विषयांचे ग्रहण करतो परंतु त्याबद्दल आवड नावड बाळगत नाही ही सर्व भगवंतांचीच माया आहे असे मानतो तो उत्तम भागवत समजावा जन्म मृत्यू तहान भू श्रम भय आणि लालसा हे विकार क्रमशः शरीर प्राण इंद्रिये मन आणि बुद्धी यांना होत असतात जो भगवंतांचं स्मरण करण्यात या प्रापंचिक गोष्टीनी त्रस्त होत नाही तो उत्तम भागवत होय ज्याच्या मनामध्ये विषयभोगांची इच्छा कर्मप्रवृत्ती आणि त्यांचे बीज असणारी वासना यांचा उदय होत नाही आणि जो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 तो भगवंतांचा उत्तम भक्त होय करणाऱ्या धुंडाळीत असतात त्यांच्यापासून अर्धे निमित्त सुद्धा जो दूर होत नाही मग त्यासाठी एखाद्यानं त्याला त्रिभुवनाचे वैभव जरी दिले तरी सुद्धा तो त्यांचे स्मरण सोडित नाही तोच वैष्णवांमध्ये अग्रगण्य होय भगवंतांच्या त्रिभुनव्यापी चरणांच्या नखरत्नांच्या चंद्रिकेने हृदयाचा सूर्याचा ताप जाणवत नाही तसा तो ताप परत कसा आपला प्रभाव दाखवील अगती खोन नामोच्चार केल्यावर सुद्धा संपूर्ण पापराशी नष्ट करणारे साक्षात भगवान श्रीहरी प्रेमरज्जु ने चरणकमल बढ़ुन ज्यादय एक क्षणपुरते सुधा सोड़ित नहीं तो भगवत भक्तांधे मुख्य होय अध्याय दुसरा समाप्त